स्कंध तिसरा अध्याय पाचवा देवीची स्तुती अशा रीतीने देवादिदेव भगवान जनार्दन विष्णूंनी देवीची नम्र नम्रभावाने स्तुती करून तो तेथेच हात जोडून स्थिर राहिला त्यानंतर सर्वांचे कल्याण करणारा भगवान रुद्र देवीच्या समूख आला त्याने विनम्र होऊन देवी हात जोडले आणि तिच्या उभा राहून तो देवीला म्हणाला हे देवी साक्षात भगवान विष्णू ही तुझ्याचपासून जन्मास आलेला आहे हे मला आता समजले तुझ्यापासून विष्णू आणि विष्णूपासून ब्रह्मदेव अशी ही उत्पत्ती आहे म्हणजे तुझ्यापासून उत्पन्न झाला आहे असे म्हटले तरी चालेल हे देवी हे दोघेही जर तुझ्यापासून झाले असतील तर सगुण असलेला मी सुद्धा तुझ्यापासून झालो नाही असे कसे होईल हे कल्याणी तू अत्यंत चतुर असून आपल्या मायेने ही सर्व ब्रह्मांडे उत्पन्न करतेस तेव्हा असा सर्वकष असलेल्या तुझ्यापासून आमची उत्पत्ती झाली आहे यात आश्चर्य ते कसले हे मातृदेवते पृथ्वी उदक तेज वायू आकाश इंद्रिय मन बुद्धी आणि अहंकार हे सर्व काही तूच आहेस ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व जगताचे उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे आहेत आसे जे मानतात ते तुझे सामर्थ्य ओळखत नाहीत ते अज्ञ आहेत त्यांना शास्त्रसिद्धांतांची जाण नाही कारण ब्रह्मा विष्णू महेश आदी सर्वांना तूच उत्पन्न करतेस त्यानंतर ते हे चराचर प्राण्यांनी भरलेले जगत तुझ्या प्रेरणेने उत्पन्न करतात हे आंबे पृथ्वी उदक अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे विषय आणि गंधांसारखे इतर गुण यांच्याच योगाने हे जगत उत्पन्न तरीके निश्चित विष्णु शिव हल्पनेतु निर्माण सर्व जगत वास्तविक तू आहेस ना प्रकार प्रकृति वेशां हो सर्व क्रीड़ा तूच उत्कंठापूर्ण रममाण होतेस आणि हे सर्व तूच असल्याने प्रलयकाली तूच तुझ्यात विराम पावतेस हे देवी आंबे आम्ही ब्रह्मा विष्णू महेश सर्व जगत उत्पन्न करण्याची इच्छा धरली म्हणून जगताची करते झालो पण हे भगवती तुझ्या चरण कमलाच्या केवळ धुळीचा लाभ झाल्यावरच आम्हाला हे जगत उत्पन्न करण्याची शक्ती प्राप्त होते हे आंबे तुझे मन सर्वदा दयेने भरलेले असते म्हणून तर अनुक्रमाने युक्त असलेले ब्रह्मा विष्णू महेश यांची तू प्रथम उत्पत्ती केलीस तू दयाळू नसतीस तर हे कशाला केले असतेस तसेच प्राण्यांच्या कर्मवैचित्र्यावरून असे वाटते की तुझी बुद्धी विषम आहे तसे नसते तर हे आंबे राजे प्रधान मंत्री सेवक वर्ग ह्यांनी व्याप्त आणि दरिद्री आणि धनिकी यांनी गजबजलेले विविध प्रकारचे जगत तू कशाला वरे उत्पन्न केले असतेस या जगताची उत्पत्ती स्थिती लय हे केवळ तुझाच, सत्व रज तम या गुणांमुळे होत असते म्हणूनच या त्रैलोक्याचे जे कर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत ते ब्रह्मा विष्णू महेश यांना तूच उत्पन्न केलेस हे निश्चित हे भवानी आम्ही हे ब्रह्मा विष्णू महेश या विमानातून आकाशमार्गाने जात असता आम्हाला अनेक नवीन विश्व ब्रह्मांडे दृष्टीस पडली आता हे देवी ती ब्रह्मांडे आणि त्यांच्या उत्पत्ती स्थिती लय करणारे ते दुसरे ब्रह्मा विष्णू महेश हे कोणी उत्पन्न केले ते मला सांग हे जगदंबे तूच आपल्या अंशात्मक रूपातून हे जगत उत्पन्न करीत असतेस तूच दयार्द्र होऊन त्यांचे रक्षण करतेस आणि मनात येताच त्यांचा संहार करण्याचे सामर्थ्य तुझ्याच ठिकाणी नित्य रममाण होत असतेस म्हणून तर हे कल्याणी तुझ्याच अद्भुत सामर्थ्याची लिलाच आम्हाला समजत नाही हे देवी आम्हाला सांप्र स्त्री रूप प्राप्त झाले आहे तेव्हा हे भगवती आता आम्हाला नित्य याच रूपात ठेवून तू आमच्याकडूनही या दासीप्रमाणे सेवा करून घेत जा कारण केवळ पुरुषत्व प्राप्त होण्यामुळे जर आम्ही तुझ्या चरणकमलाच्या सेवेपासून अंतरणार असू तर ते पुरुषत्व नको कारण तुझ्या सेवेच्या वियोगामुळे आम्हाला खरे सुख कसे बरे प्राप्त होईल हे आंबे हा नरदेह प्राप्त झाल्यावर मला जरी कुणी त्रैलोक्याचे आधिपत्य दिले तरीही हे कल्याणी तुझे चरणकमल सोडून इतर संपन्न त्रैलोक्य मला तुच्छ असून तेथेही राहण्याची माझी अंबे केवळ तुझ्या सेवेचा अद्भूत लाभ प्राप्त होत असल्यामुळे मला स्त्रीत्व प्राप्त झाल्याबद्दल येतकिंचित दुःख होत नाही कारण तुझ्या चरण दर्शनाशिवाय चांगल्या रीतीने सुख प्राप्त होईल हे मानणे मूढपणाचे आहे तुझ्या दर्शनाशिवाय इतरत्र कोठेही सुखप्राप्ती होणार नाही हे अंबे रुद्राला स्त्रीत्व प्राप्त होऊन त्याला महेश्वरी देवीची त्या आदिशक्तीची नित्य निमाने सेवा करायला मिळाली अशीच सर्व त्रिखंडात माझी कीर्ती हो हे भवानी अशीच माझी इच्छा आहे अशीच माझी कीर्ती चिरंतन व्हावी देवी तुझ्या चरणापासून दूर गेल्याने मला जर या निष्कंटक राज्य प्राप्त होणार असेल तरीही ते नको आहे त्याची मी कधीच इच्छा करणार नाही हे देवी तुझ्या चरणकमला वियोग अत्यंत सूक्ष्म क्षणभर जरी घडला तरीही तो क्षणांश अनेक युगांप्रमाणे वाटत असतो हे भगवती तुझ्या चरणाचे चिरंतन ध्यान करायचे सोडून जे ऋषी मुनी तपश्चर्यात मग्न होऊन विनाकारण कालापव्य करत आहेत ते केवळ दुर्दैवाने फसलेले असतात पण तरीही अशा प्रकारे झालेल्या पराभवालाच ते आपला विजय मानतात हे जन्मरहित देवी अंबे तुझ्या चरणकमलांच्या सेवेचे सूक्ष्मपराग सेवन केल्याने जशी संसारसागरापासून मुक्ती मिळते तशी तपश्चर्याने इंद्रियदमनाने समाधीने किंवा विहितकर्मे केल्याने मुक्ती मिळत नाही म्हणून हे देवी तू जर खरोखर दयानिधी तर माझ्यावर कृपावंत हो आणि निर्दोष अद्भूत आणि अत्यंत निर्मल असा तो अनुपम नवाक्षर मंत्र तू मला सांग म्हणजे मी त्याचा नित्य जप करून सुखी होईल हे संसारापासून तारण करणारे दे देवी पूर्वजन्मी मला तो नवाक्षर मंत्र प्राप्त झाला होता पण तो सांप्रत स्मरत नाही म्हणून हे मंगल माते तू आजच मला तो नवाक्षर मंत्र दे आणि मला या भवसागरातून तार ब्रम्हदेव नारदाला पुढे सांगू लागले हे नारदा हे पुत्रा याप्रमाणे शिवाने त्या जगदंबेची स्तुती केली त्या अद्भुत आणि तेजस्वी रुद्राची ती नम्र प्रार्थना ऐकून त्या मनोहर देवीने आपल्या मधुर आणि अत्युद्भूत वाणीने अत्यंत स्पष्ट स्वरात त्या नवाक्षर मंत्राचा पूर्णपणे उच्चार केला देवीने उच्चारलेल्या नवाक्षर मंत्राचा महादेवाने स्वीकार केला नवाक्षर मंत्रामुळे महादेव पराकाष्टेचा आनंदित झाला त्याने समाधानाने देवीच्या चरणाना प्रणाम केला आणि तेथेच उभा राहिला त्याने तेथे, तेथे उभ्यानेच भुक्ती मुक्ती देणाऱ्या त्या नवाक्षर मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली अशा प्रकारे रोगकल्याण करण्यास तत्पर असलेल्या शिवाला उभ्या स्थितीत अवलोकन करून मीही त्या महामायाच्या चरणासमीप गेलो आणि तिच्या समोर उभा राहून हात जोडून म्हणालो हे महामाये हे देवी तू सकल लोकांची अखंड माता आहेस हे मला पटले आहे म्हणून वेदांनी तुझी योजना यज्ञ संबंधात पूर्णपणे न करता तुझ्याच अंशापासून उत्पन्न झालेली स्वाहारूप देवीची योजना यज्ञामधील संपूर्ण हवनामध्ये केली आहे म्हणून ते तुझे रूप जाणण्यास असमर्थ आहेत असे नाही कारण प्रत्यक्ष कर्माचे ठिकाणी तुझी परिपूर्ण योजना न करता तुझ्या अंशभूत शक्तीची योजना त्यांनी केली यावरून तुमचे सामर्थ्य सिद्ध होते हे देवी हे माते खरोखर तूच त्रैलोक्यात सर्वज्ञ आणि सर्वसाक्षी आहेस हे सर्वत्र विदितच आहे खरोखर मीच या सर्वस्वाचा करता आहे हे अत्यंत अद्भूत ब्रह्मांड मीच उत्पन्न केले आहे हे चराचर वस्तू मात्र उत्पन्न करण्यास माझ्याशिवाय दुसरा कोण समर्थ आहे म्हणून हे सर्व निर्माण करणारा मीच असून खरोखर मी धन्य आहे आणि मीच ब्रह्मदेव या जगतापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारचा गर्व केवळ भवसागरात मग्न झाल्यामुळेच मला झाला होता माझ्या अहंकारामुळेच मीच याचा निर्माता आहे असे मी समजत होतो पण हे भगवती आज तुझ्या चरणकमलाच्या धुळीने मी पवित्र झालो आहे तुझी चरण प्राप्त झाल्यामुळे सांप्रत मला अभिमान वाटत असून तुझ्या प्रसादामुळे मी आज धन्य झालो आहे असे यथार्थ शब्द उच्चार भक्तियुक्त मनाने तुला कथन करीत आहे हे देवी मी तुझी प्रार्थना करीत आहे कारण हे कल्याणी या संसार तापाच्या भीतीपासून माझे रक्षण करणारी तूच एकमेव चतुर आणि मुक्तिप्रद अशी साक्षात परमेश्वरी आहेस हे देवी तूच मला कमलापासून उत्पन्न केले आहेस म्हणून तुझ्या कृपेशिवाय मी संसारापासून कसा बरे बरेमुक्त होईल अशा प्रकारची नित्यचिंता मला भासत आहे म्हणून हे देवी मी सदैव तुझी आज्ञापालन करून तुझ्याच चरणकमलाचा दास होऊन राहण्यातच मला सुख आहे खरोखर हे देवी मला निशय असेच वाटते हे शिवे याच साठी आता भवसागरात व्यग्र झालेल्या माझे खरोखर रक्षण कर हे देवी खरोखर मी सर्वज्ञ नाही पण तुझ्या चरित्राविषयी न जाणणारे पुरुषच मला प्रभू म्हणून संबोधतात इतकेच नव्हे तर स्वर्ग प्राप्तीची इच्छा करणारे यजमानही यज्ञ करतात पण त्यांना तुझ्या प्रभावाची अजूनपर्यंत जाणीव नाही हे देवी आदिमाये तूच माझकडून ही सृष्टी उत्पन्न करून घेतलीस आणि तो सृष्टीचा विहार उत्पन्न करण्यासाठी तूच मला विधी या नावाने गोष्टीची जाणीव न राहिल्याने या चारही प्रकारची आदिसृष्टी मी निर्माण केली आणि त्यानंतर मीच काय तो सारसर्वस्व असून सर्व काही मलाच कळते आहे माझ्या शिवाय जाणणारा दुसरा कोण आहे अशा प्रकारचा अहंकार प्राप्त होऊन मी भरावून गेलो पण हे कृपावती महामाये त्या माझ्या अहंकार रूप अपराधाबद्दल मी तुझी क्षमा याचना करीत आहे हे भगवती माझ्या गर्वाबद्दल मला क्षमा कर श्रमाने प्राप्त होणारे आठ प्रकारचे योगमार्ग आहेत त्यामध्ये एकचित्त होऊन जे लोक समाधीस्थ झाले आहेत ते केवळ तुझी जाणून नसल्यामुळेच या अन्य मार्गाचा अवलंब करतात पण हे देवी वस्तुत कपटाने जरी तुझ्या नावाचा उच्चार केला तरी मोक्षप्राप्त होतो हे त्यांना समजत नाही मूळ आहेत मोक्षप्राप्तीसाठी ज्या तत्वसंख्येचे विधान केलेले आहे अशाच प्रकारच्या विचारात घडून जातात म्हणजे जे सांख्य योगात मग्न होऊन स्वर्गाची अपेक्षा करतात कारण ते तुझ्याच पदांचे बाबतीत ते मोहमय झालेले असतात त्यामुळे त्या, त्या मोहम स्थितीत ते तुझे नाव उच्चारण्याचे सोडून दुसऱ्या मार्गाचा अवलंब करतात म्हणून ते नित्य नित्यभवसागरातच मग्न झालेले आहेत असेच म्हणावे लागेल हे भवानी पण संसारतापापासून मुक्ती देणारी तूच आहेस पण याची प्रचिती ज्या पूर्वीच्या पुरुषांना आलेली आहे ते निमशार्धात देखील तुझ्याच नाव रुपान वाचून दुसऱ्या कशाचाही विचार करीत नाही ते नित्य तुझ्या शिवा अंबिका शक्ती ईशा याच नावांचा जप करीत राहतात हे देवी हे विश्व चार प्रकारांनी युक्त असले तरी हे सर्व ब्रह्मांड तू केवळ दृष्टीच्या एका कटाक्षानेच उत्पन्न करण्यास समर्थ नाहीस का खरोखरच परमेश्वरी हे केवळ विनोद करण्याची लहर आल्यामुळेच तू या आदीसृष्टीत मला उत्पन्न करून ठेवलेस आणि माझ्याकडून हे विश्व निर्माण करून घेतलेस हे देवी त्याचप्रमाणे हरिहात जर सर्व जगतसृष्टीचे पालन करण्यास समर्थ असता तर समुद्रात त्याचे संरक्षण करण्यासाठी तुला प्रयत्न करण्याचे काय कारण होते त्याचप्रमाणे रुद्र संहार करता असे मानावे तर प्रलयकाली तू त्याचा संहार केला नसतास बरे रुद्राचा संहार झाला नाही असे जर म्हटले तर तो, तो पुन्हा प्रत्यक्ष माझ्याच भ्रुव मध्यभागापासून कसा बरे उत्पन्न झाला पण हे जगदंबे तुझी उत्पत्ती आणि लय हे मात्र कोठून झाली हे ऐकण्यात नाही आणि कोठेही पाहण्यात नाही खरोखरच हे देवी तू कोठून उत्पन्न झालीस हे कुणालाही माहीत नाही म्हणून हे भवानी तू साक्षात आदिशक्ती आहेस म्हणूनच स्वतः प्रमाण असलेल्या सर्व वेदांनी तुझे ज्ञान करून दिले आहे हे आंबे तुझ्या कृपा सहाय्यामुळेच मी सृष्टी उत्पन्न झाले आणि तुझ्या प्रेरणेनेच रुद्र सर्वत्वाचा संहार करण्यास समर्थ झाला पण हे देवी तुझा वियोग झाल्यामुळे सांप्रत आम्ही सर्वच आपआपली कर्तव्य कर्म करण्यास संपूर्णपणे असमर्थ झालो हो। आहोत मी विष्णू आणि महेश्वर या याप्रमाणेच आणखी इतर, इतर कितीतरी ब्रह्मा विष्णू महेश तू आजपर्यंत निर्माण केले असशील याची गणती नाही तसेच आताही आमच्यासारखेच कितीतरी ब्रह्मा विष्णू महेश्वर विद्यमान असतील याची कल्पना आम्हा पामरांना येणेच शक्य नाही तसे पुढेही तू असे कित तिघेजण कित्येकदा निर्माण करशील याविषयी कल्पना करणे अशक्य आहे पण तुझ्या अद्भुत विनोद निर्मितीमुळे गुण इच्छा उपाधी कला ह्यापासून तो तेजोमयश्वर जरी अलिप्त असला तरी तुझ्या मोठ्या विनोदाचा तो साक्षी असतो असे शास्त्र आणि पंडित सांगत हे देवी या सृष्टीचे या संसाराचे दृष्ट अदृष्ट असे दोन विभाग होतात पण त्या दोन्ही विभागामध्ये एकच परमात्मा भरून राहिलेला आहे आणि तोच फक्त तुझ्यातही निर्माण झालेला आहे हे, हे सर्व शास्त्रीय विधानांचा जर नीटपणे विचार केला तर तो परमात्मा आणि तू तु, या तुम्हा उभयतांशिवाय तिसरा कोणीही आधी नाही हे सिद्ध होते हे भगवती वेदातील वाक्ये खोटी आहेत असे कधीही समजणे योग्य नाही पण हा परस्पर विरोध जाणून माझे मन शंका भया पण ते, ते ब्रह्म तूच असून किंवा तो परमात्मा जो पुरुष आहे असा संदेह माझ्या मनात निर्माण झाला आहे त्याची तू निवृत्ती कर माझे मन किती क्षुद्र आहे ते खरोखरच निशंक होत नाही एकत्व अथवा द्विव या असल्या नीच विचारात ते न झाले आहे म्हणून हे देवी केवळ तुझ्या मुखातून बाहेर पडलेल्या वाणीने तो संदेह नाही सा होईल कारण फक्त तूच त्यासाठी समर्थ आहेस केवळ आमच्या पुण्यबाळामुळेच आज आम्हाला तुझे दर्शन घडून तुझ्या चरणकमलाजवळ उभे राहण्याचे भाग्य लावले आहे म्हणून हे महेश्वरी तू स्त्री है कि पुरुष हैस हे मैं अगर विस्तारपूर्वक संगे परम शक्ति की जानी संसारातून सत्वर मुक्त होईन अध्याय पाजवा समाप्त।